वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकशे एकवा वडिलांवर प्रेम करणाऱ्या भावाला पूर्णपणे ओळखल्यावर भ्राता लक्ष्मणासह राम त्याला विचारू लागला वल्कल नेसून आणि जटा धारण करून या देशाकडे तू का आलास याविषयी तू सांगितलेल्या ऐकण्याची माझी इच्छा आहे काळ्या हरिणाचे कातड्हेंगावर घेऊन आणि जटा धारण करून राज्यात जाऊन सुद्धा ते राज्य टाकून देऊन या देशाला तू कोणत्या कारणाने आलास ते सर्व तू मला सांगावीस महात्म्या का असे म्हटल्यावर अतिशय प्रयत्नपूर्वक स्वतःचा उमाळा आवरून हात जोडून तो कैके पुत्र म्हणाला आर्या ताताने अत्यंत वाईट कर्म करून हा लोक सोडला आणि ते महाबाहू पुत्र शोकाने पीडित होऊन स्वर्गाला गेले हे परंतपा त्यांची पत्नी आणि माझी माता कैके हिने त्यांना ते कर्म करायला लावले तिने स्वतःला काळीमा लागेल असे हे महापाप केले तिला त्याचे फळ जे राज्य ते, ते, ते मिळालेच नाही ती विधवा झाली शोकाने पीडित झाली ती माझी माता महा घोर नरकातच पडेल असा मी तुझा दास म्हणून असलेला माझ्यावर कृपा कर आजच तू स्वतःला अभिषेक करून घे ही सर्व अमात्य मंडळी या सर्व विधवा माता तुझ्याकडे आल्या आहेत तू आमच्यावर कृपा करावीस हे माननीय पूर्वीच्या चालत आलेल्या परंपरेप्रमाणे तूच पात्र आहेस स्वतःची तशी योग्यता आहे धर्माने आलेले राज्य स्वीकार आणि इच्छा <coughs> रजनी शुभ्र होते तशी हो, हो। या सह भिक्षा मारत्या शिष्या तू एवरी कृपा कर पुरुष श्रेष्ठा आपल्या पित्याचे हे सचिव मंडल दीर्घ काळापासून चालत आलेले आदर केले गेलेले त्याला तू डावलो नाही महाबाहू काही काही सुत भरत डोळ्यात पाणी आणून असे बोलला आणि त्याने पुन्हा रामाचे पाय धरून त्यावर डोके ठेवले मत्त गजाप्रमाणे पुन्हा पुन्हा निश्वास टाकणाऱ्या भ्रात्या भरताला रामाने आलिंगन दिले आणि तो त्याला म्हणाला कुलीन, सद्गुण संपन्न तेजस्वी व्रता अशा माझ्या सारख्या माणसाने तू तिटकारा करणे बरे नाही निष्पाप महाप्राज्ञा भार्याने आणि पुत्रांनी आदर केलेल्या वडिलांना स्वतःची इच्छा चालवण्याचा केव्हाही अधिकार आहे सौम्या सज्जनांकडू या लोक वडिलांच्या बाबतीत भार्या पुत्र आणि शिष्य असे आपण ज्या रीतीने गंडले गेलो हो। आहोत ती रीत तूही समजून घेणे योग्य हो महाराज मला वल्कले घरून आणि काळे कात पांघरून किंवा राज्यावर हे धर्मज्ञ लोकांनी पूज्य मानलेल्या पित्याचा जितका वडिलकीचा अधिकार आहे तितकाच हे धर्माचरणी पुरुषात श्रेष्ठ असणाऱ्या भरता मातेचाही अधिकार आहे या धर्मशील माता पित्यांच्याकडून वनाला अशी मला आज्ञा झाल्यानंतर मी दुसरे काही कसे करू शकतो लोकांनी आदर केलेले राज्य तू घेतले पाहिजेस आणि मी वर्कले नेसून दंड करण्यात राहिले पाहिजे महाराज लोका समक्ष अशी वाणी बोलले आणि तसा आदेश दिल्यानंतर दशरथ महाराज स्वर्गस्थ झाले तो धर्मात्मा राजा आणि लोकगुरूचे प्रमाण पित्याने जे तुझ्या वाटेला दिले त्याचा तू उपभोग घेणे हेच योग्य आहे लोकांनी पूज्य मानलेल्या इंद्रासारख्या महात्म्या पित्याने मला जे सांगितले तेच मी माझे परम हित समजतो सर्व लोकांचा प्रभू होण्यात माझे हित नाही हे निश्चित आहे अयोध्यकांडाचा एकशे एकावा सर्ग समाप्त